स्कंध चौथा अध्याय तिसरा कश्यप मुनींना शाप जन्मेजय राजाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यासमुनी म्हणाले हे राजा हरीच्या आणि देवांच्या अंशावताराची पुष्कळच कारणे आहेत आता मी तुला वसुदेव देवकी आणि रोहिणी यांच्या अवताराचे कारण निवेदन करतो एकदा त्या महाभाग्यवान कश्यप मुनी यज्ञासाठी वरुणाच्या धेनू हरण करून आणल्या वरुणाने त्या धेनू परत द्याव्यात म्हणून प्रार्थना केली पण कश्यपाने त्या परत दिल्या नाहीत तेव्हा तो ब्रह्मदेवाकडे गेला अत्यंत खिन्न होऊन त्या विनयशील वरुणाने ब्रम्हदेवाला आपली कहाणी निवेदन केली तो म्हणाला हे महाभाग्यशाली ब्रह्मदेवा आता मी काय करू हा कश्यप मुनी मत्त झाला असून माझ्या गायी परत देत नाही म्हणून मी त्याला शाप दिला की हे कश्यपा तू मनुष्य योनित गोपाल हो तसेच त्याच्या दोन्ही भार्याना मानव योनित प्राप्त होऊन दुःख भोगावे लागेल माझ्या घरातील होऊन आक्रोश करीत आहेत म्हणून आधी ती भूलोकी मृतबंध्याव होईल तिला कारागृहात राहावे लागून अपार दुःख सहन करावे लागेल ज्याला दिपती भाषण ऐकून ब्रह्मदेवाने कश्यपाना बोलावून आणले ब्रह्मदेव मुनींना म्हणाला हे महाभाग्यवान कश्यप मुने लोकपाल वरुणाचा धेनू तू का परत दिल्या नाहीस तू असा अन्याय का केलास हे महाविचारी मुनीश्रेष्ठा तू सर्वज्ञ असूनही तसेच न्याय जाणत असूनही तू परद्रव्याचा अपहार का केलास नंतर तो ब्रह्मदेव स्वतःशीच म्हणाला खरोखरच मोठ नाही लोप सुटत नाही लोप हानिंद्य असून पापाची खाण आहे तो नरकप्रद आहे त्या लोभाचा त्याग करण्यास कश्यप ही असमर्थ आहे आता मी तरी काय करावे प्रतिग्रहापासून अलिप्त होऊन मनोनिग्रहात तत्पर असलेल्या वैखानस मुनी नाच लोभावर विजय मिळवता आला खरोखर ते शांत चित्त मुनी धन्य होत या संसारात लोभ हाच बलांठे शत्रू आहे तो अत्यंत अपवित्र आहे या कश्यपाचाही दुष्ट लोभाशी स्नेह जडला म्हणून तो दुराचारी झाला असा विचार करून त्या मर्यादा रक्षक ही, त्या कश्यप सत्वर शाप दिला, येशील आणि तू गोपालाचा धंदा करशील भूमीवरील भार हरण करण्यासाठी अवतार व्हावा म्हणून वरुणाने आणि ब्रह्मदेवाने कश्यपाला शाप दिला त्याच वेळी संतप्त होऊन दितीनेही आदितीला शाप दिला तुझे सात पुत्र मरतील, हे ऐकून जन्मेजय पुन्हा संशयात पडला तो म्हणाला हे मुनी श्रेष्ठ शाप कसा दिला आपण मला त्याचे कारण निवेदन करा परिक्षित पुत्र जन्मेजयाने सत्यवती पुत्र व्यासमुनीना अशा प्रकारे प्रश्न विचारला तेव्हा व्यासमुनी राजाला त्याचे कारण सांगितले दोन्ही कन्या कश्यपाच्या भारतीया होत्या त्यांचे आचरणही उत्तम होते, होते। आदितीला इंद्रनाचा बलाढ्य पुरवठा शौर्य संपन्न पुत्र आपणाला व्हावा असे दिला वाटले ती आपल्या पतीला म्हणाली हे पूज्य बलशाली इंद्राप्रमाणे प्रतापी वीरश्रेष्ठ धर्मतत्पर असा पुत्र आपण मला द्या तिचे बोलणे ऐकून कश्यप म्हणाले हे कांते तू निश्चिंत रहा मी तुला व्रत सांगतो ते पूर्ण केल्यास तुला तिने हे व्रत केले नंतर कश्यप मुनी तिला मनोहर गर्भ राहिला पयो व्रतात तत्पर राहून ती भूमीवर शयन करीत असे तसेच पवित्र मनाने ती उपदिष्ट मंत्रांचा जप करी तेव्हा अतिविर्यवान गर्भ राहिल्याने ती शुभ्रवर्णाची वर्णाची दिसून अत्यंत तेजोनिधी झाली आणि तळपू लागली हे पाहून आदिती दुखी झाली तिने विचार केला खरोखर हिला जर इंद्रतुल तर आपल्या पुत्राचे ते अभिमानी आदिती आपल्या इंद्र नावाच्या पुत्राला म्हणाली हे पुत्रा दि तिच्या गर्भात अत्यंत वीरवान पुत्र तुझा शत्रु निर्माण झाला आहे म्हणून तू शत्रु नाशासाठी काहीतरी उपाय कर हे कल्याण तो कस ही करून तो गर्भ नाहीसा केला पाहिजे खरोखरच त्या कृष्ण वर्णने घाव घालील असे मला वाटते आहे शत्रू जर क्षयरोगाप्रमाणे वाढला तर तो नाहीसा करणे अशक्य असते म्हणून बुद्धिमान पुरुषाने शत्रूचा जन्म होताच त्याला नाहीसा करावा हे इंद्रा तिच्या उदरातील गर्भ एखाद्या लोखंडाच्या सुळाप्रमाणे माझ्या हृदयास चलत आहे म्हणून कोणताही उपाय करून तो गर्भ तू आजच पाडून टाक हे महाभाग्यवान पुत्रा तुला माझे म्हणणे ऐकायचं असेल तर साम दाम अथवा बल यापैकी कोणत्याही मार्गाने तू दिच्या गर्भाचा नाश कर आपल्या मातेचे हे भाषण ऐकून इंद्राने मनातच विचार केला तो आपल्या सावत्र मातेजवळ गेला त्याने तिच्या चरणांना स्पर्श केला आणि आपल्या विषतुल्य पण म्हणाला हे माते तू व्रावी म्हणून मी इथे आलो आहे म्हणून हे माते मी तुझी काय सेवा करू हे पतिव्रते मी तुझे पाय चेपण्याची इच्छा करीत आहे कारण गुरुसेवेमुळे पुण्य मिळून अक्षय गती प्राप्त होते खरोखरच आदिती आणि तुझ्या मध्ये माझ्या मनातिंचित भेदभाव नाही हे मी तुला शपथपूर्वक सांगत आहे श्रांत होऊन पहुडली होती त्यामुळे इंद्राच्या सेवेने ती सुखावली आणि त्या सुलोचनेला विश्वासामुळे निद्रा आली दिला निद्रिस्त झालेले पाहून इंद्राने सूक्ष्म रूप धारण केले हातात त्याने अत्यंत सावधान चित्ताने तिच्या देहात प्रवेश केला तुकडे केले वज्राचा प्रहार होता बालक रडू लागले इंद्राने हळूच त्याला न रडण्याविषयी सांगितले नंतर त्या सातही तुकड्यांचे त्याने प्रत्येकी सात सात तुकडे केले तेव्हा त्यामुळे एकूण पन्नास मरुदगण निर्माण झाले थोड्याच वेळात ती सुंदरी जागृत झाली इंद्राचे कपट तिने ती दुःखी आणि क्रुद्ध झाली आपल्या भगिनीचे माझ्या गर्भातील पुत्राचे तुझ्या पुत्राने ज्या अर्थी तुकडे तुकडे केले त्यासाठी त्याचे त्रैलोक्याचे राज्य नष्ट होतीने पापा चरणाने माझ्या गर्भावस्थेतील पुत्राचा वध केला म्हणून ही पुत्र जन्म संपन्न असा मरीचे पुत्र कश्यप तिला म्हणाला हे कल्याणी तू क्रुद्ध होऊ नकोस तुझे सर्व पुत्र मरुत म्हणून अतिशय सामर्थ्यशाली देव होतील तसेच हे सुंदरी वापर युगात आदिती मनुष्य जन्मात जाऊन तुझा हा शाप भोगेल कारण वरुणाने आपल्या पतीचे दिती हे आश्वासन ऐकून दिली त्यामुळे त्या श्रेष्ठ स्त्रीने कसलेही कटुभाषण केले नाही हे जन्मेजया कश्यप मुंच्या पूर्वशापाचे कारण मी तुला सांप्रत कथन केलेले आहे हे नृप्रेष्ठा ती आदितीच स्वतःच्या अंशरूपाने देवकी म्हणून जन्माला आली अध्याय तिसरा समाप्त